पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे शुद्रांच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत ब्राह्मण लोकांनी जे धार्मिक ग्रंथ लिहिले आहेत त्यात शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल स्पष्टीकरण केले आहे काय जग मनुष्य आणि निरनिराळी वर्ण ही उत्पन्न कशी झाली याबद्दलच्या मनोरंजक कथा सदर ग्रंथात खचून भर शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याचा शोध लावण्यासाठी या कथांमधून काही धागादोरा मिळतो की काय हे पाहूया वास्तविक पाहता क्षुद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा ब्राह्मणी ग्रंथात जो सिद्धांत मांडलेला आहे त्याचे मंडण करण्यासाठी ब्राह्मणी ग्रंथात भरपूर कारणे दिली असली पाहिजेत पण हीच कारणे तो सिद्धांत सिद्ध करण्यास कितपत समर्थ ठरतात ते तपासून पाहणे जरूर आहे एक या चर्चेला वेदापासून सुरुवात करूया रुग्ण पुरुष सुपतात क्षुद्रांच्या उत्पत्तीसंबंधी कोणता सिद्धांत मांडला आहे व तो कितपत खरा किंवा खोटा आहे याबद्दलची सविस्तर चर्चा पहिल्या प्रकरणात दिली आह या विषयासंबंधी इतर वद् काय प्रतिपादन कलिआहे याबद्दल विचार करूया यजुर्वेदाचे दोन भाग आहेत शुक्ल यजुर्वेद व कृष्णयजुर्वेद पहिल्यांदा शुक्ल यजुर्वेदाकड़ वळूया या वद्ात वाजस्नेह संहिता आहे तीत क्षुद्रांच्या उत्पत्तीबद्दल दोन सिद्धांत मांडल आह की जो एक सिद्धांत आहे तो पुरुषसुक्तात मांडलेला सिद्धांत होय पुरुषसुक्तांचा सिद्धांत सोळा श्लोकात मांडलेला आहे ते सोळा श्लोक वाजसनेही संहिते तसे रुजूत केलेले आहेत व तया दुसऱ्या सहा श्लोकांची भर टाकलेली आहे या सहा श्लोकांचे अर्थ पुढे दिले आहे सत्रा त्याला विश्वकर्म्याने प्रथम उत्पन्न केले पाणी व पृथ्वीची जीवनसत्वे या यापासून त्वष्ट्याने त्याला आकार दिला तो आकार म्हणजे सर्व बाजूंनी पसरलेले प्रथमचे विश्व होय अठरा या मोठ्या पुरुषाला मी ओळखतो त्याचा रंग सूर्याचा म्हणजे तिमिरातीत शुब्रा आहे त्याला जो जाणतो तोच अमर होतो त्याला ओळखून घेणे हाच मोखतचा मार्ग आहे त्याशिवाय मार्ग नाही एकोणीस प्रजापती गर्भाशयातील भागात फिरतो तो, तो स्वतः आजन्म आहे परंतु तो अनेक रूपाने जगात वावरतो त्याचे मूळ स्थान कोणते हे जाणते लोक जाणतात मरीचीचे स्थान आपल्याला मिळावे अशी त्याची इच्छा असते वीस जो देवांना प्रकाश देण्यासाठी स्वत प्रकाशमान होतो जो देवांचा पुरोहित आहे जो सर्व देवांच्या अगोदर जन्मला त्या ब्रम्हदेवाला नमस्कार असो हो। एकवीस दैदिप्यमान ब्रम्हदेवाला उत्पन्न केल्यानंतर देव प्रथम उद्गारले याचे ज्ञान ज्या ब्राह्मणाला झाले त्याच्या अधीन सर्व देव राहतील 22. त्याच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत दिवस व रात्र या त्याच्या दोन बाजू होत चांदण्या त्याचे अलंकार होत आश्विन त्याचे तोंड होय माझ्या इच्छा पुऱ्या कर ते दान मला दे माझे सर्व इच्छित दे वाजसनेई संहिते जो दुसरा सिद्धांत मांडलेला आहे तो पुरुषसुक्तातील वेगळ्या स्वरूपाचा आहे तो सिद्धांत असा वाज सनेई संहिता त्याने एकाबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव प्राण्यांची उत्पत्ती झाली त्याने तिघाबरोबर स्तुती केली तेव्हा ब्रह्मदेव उत्पन्न झाला भूतनामपती याला तयाचा राजा केले त्याने सात जणांबरोबर केली तेव्हा धात्री याला राजा केले सप्तर्षी उत्पन्न झाले त्याने नऊ जणांबरोबर केली तेव्हा पितृ याचा जन्म झाला अदिती याला त्याचा राजा केले त्याने अकरा जणांबरोबर केली तेव्हा ऋतू उत्पन्न झाले तेव्हा आर्तव याला त्याचा राजा केला त्याने तेरा जणांबरोबर केली तेव्हा महिने उत्पन्न झाले वर्ष याला त्याचा राजा केले त्याने पंधरा जणांवर स्तुती केली तेव्हा क्षत्रियांना उत्पन्न केले तेव्हा इंद्राला त्याचा राजा केले त्याने सतरा जणांबरोबर स्तुती केली तेव्हा पशूंना निर्माण केले तेव्हा बृहस्पती याला त्याचा राजा केले त्याने एकोणवीस जनांबरोवर स्तुती केली तेव्हा शूद्र आणि आर्य वैश्य यांना उत्पन्न केले दिवस व रात्र यांना त्याचा राजा केले त्याने एकवीस जनांबरोवर स्तुती केली तेव्हा ज्यांच्या पायाला अखंडित खूर आहेत अशा जनावरांना उत्पन्न केले वरुण याला त्यांचा राजा केले त्याने तेवीस जणांबरोबर स्तुती केली तेव्हा लहान जनावरांची उत्पत्ती केली तेवा याला ज्यांचा राजा केले त्याने पंचवीस जणांबरोबर स्तुती केली तेव्हा हिंस्र पशूंची उत्पत्ती केली तेव्हा वायू याला ज्यांचा राजा केले त्याने सत्तावीस जणांबरोबर स्तुती केली तेव्हा स्वर्ग व पृथ्वी ही परस्परांपासून विलग झाली त्यानंतर वस्तू रुद्र आणि आदित्य हे परस्परापासून विलग झाले ते राज्यकर्ते होते त्याने एकवीस जनावर वस्तुती केली तेव्हा सजीव वस्तूंची उत्पत्ती झाली तेव्हा प्रत्येक पंधरवड्याला त्यांचा राजा केले त्याने एकवीस जनांवर केली तेव्हा सजीव वस्तूंना स्थिरपणा दिला तेव्हा प्रजापती परमिष्ठम याला त्यांचा राजा केल कृष्ण यजुर्वेदात काय सांगितले आहे ते पाहूया या, या वदातील तैत्रीय संहितेत यासंबंधी एकंदर पाच सिद्धांत मांडले आहेत त्यापैकी एक चार तीन दहा यात सांगितलं आहा हा सिद्धांत आणि शुक्ल यजुर्वेदातील वाजसनेईसंहितेत सांगितलेला सिद्धांत हे एकच होत बाकीचे जे चार सिद्धांत आहेत त्यातून जे क्षुद्रोत्पत्तीसंबंधी स्पष्टीकरण करतात त्यांची माहिती पुढीलप्रमाणे एक तैतरीय संहिता दोन चार तेरा एक राजन्य जेव्हा गर्भाशयात होता तेव्हा त्याच्याबद्दल देवाना भीती उत्पन्न झाली देवानी त्याला गर्भाशयात बंधनांनी बांधले म्हणून हा राजन्य बंधनांनी वेष्टलेला असाच जन्म पावला तो जर बंदर विमुक्त असा जन्मला असता तर तो आपल्या शत्रूची कत्तल करीत सुटला असता एकदा राजन्य बंदर विमुक्त स्थितीत जन्मावा व जन्मल्यानंतर त्यांनी आपल्या शत्रूंची कत्तल करीत रहावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी त्या राजन्याच्यातर्फे परमेश्वराला ऐंद्र बाहारस्पत्य नावाचे हवन करावे राजन्य हा इंद्राची प्रतिमा होय व ब्राह्मण हा बृहस्पती होय राजन्याची त्याच्या बंधनापासून सुटका कोणाला करावायची असेल ती त्याने ब्राह्मणातर्फेच केली पाहिजे ज्या बंधनाने राजन्य बांधला गेला असतो त्या बंधनाचे प्रतीक सोन्याचे करावे व ते सोन्याचे प्रतीक ब्राह्मणाला द्यान द्यावे म्हणजे राजन्याची बंधने तटातट तत तुटून जातील व राजन्यमुक्त होईल दोन तैत्रीय ब्राह्मण सात एक एक चार मला काहीतरी संतती व्हावी अशी प्रजापतीला इच्छा झाली त्याने स्वतःच्या तोंडातून त्रिव्रत स्तोम उत्पन्न केले त्यानंतर त्याने अग्नि देवता गायत्री वृत्त साम स्थानर आणि मनुष्यापैकी ब्राह्मण व पशुपैकी बोकड ही उत्पन्न केली म्हणून ती प्रजापतीची मुख्य संतती होय कारण ती त्याच्या मुखापासून उत्पन्न झाली आपल्या छातीपासून व बाहूपासून त्याने पंचदस उत्पन्न केली पंचदसानंतर तयाने देव दंद्र त्रिष्टुब वृत्तबृहत नावाचे साम आणि मनुष्यापैकी राजन्य व जनावरपैकी मेंढरे ही उत्पन्न केली म्हणून ही उत्साही आहेत कारण ती उत्साहापासून उत्पन्न केली आहे त्याने आपल्या बेमीपासून सप्तदस स्तोम उत्पन्न केला त्यानंतर विश्वदेव नावाचे देव जगतिवृत्त वैरूप नावाचे साम आणि मनुष्यापैकी वैश्य व जनावरांपैकी गाय ही उत्पन्न केली म्हणून यांना खाल्ले पाहिजे कारण त्यांची उत्पत्ती अन्न साठवून ठेवणाऱ्या भागापासून केली आहे ती इतर संततीच्या मानाने संख्येने अधिक आहेत म्हणून सप्तदसानंतर बऱ्याच छोट्या देवदेवतांची उत्पत्ती करण्यात आली त्याने नावाचे साम आपल्या पायापासून एकवीस तोंब उत्पन्न केला त्यानंतर त्याने अनुष्टुभवृत्त वैराज मनुष्यापैकी शुद्र आणि पशुपैकी घोडाही निर्माण केली म्हणून घोडा व शुद्र ही दोन्ही वाणे झाली या कारणांमुळे यांनी एकविसानंतर कोणतीही देवदेवता उत्पन्न केली नाही म्हणून शुद्र याला यज्ञाचे या अधिकार दिले नाहीत त्याचप्रमाणे घोडा व शुद्र यांची उत्पत्ती पायापासून झाली असल्यामुळे ती स्वतःच्या पायांच्या श्रमावर जगतात अथर्ववेदाकडे दृष्टी फेकली तर त्यात संबंधीची चार स्पष्टीकरणे दिसून येतात त्यापैकी एक ऋग्वेदातील पुरुषसुक्ता सांगितल्याप्रमाणे आहे ते अथर्ववेद एकोणीस सहा मध्ये आहे दुसरी स्पष्टीकरणे आहेत ती खाली दिली आहे एक अथर्ववेद चार सहा एक दहा डोकी व दहा तोंडे स्वरूपाचा ब्राह्मण प्रथमता जन्मास आला तो जन्मल्यानंतर प्रथम सोम प्याला त्याने विषाचे विषारी पण मारून टाकले 2. अथर्ववेद 15-8-1 तो व्रात्य काम मोहित झाला व तेथून राजन्य उत्पन्न झाला 3. अथर्ववेद पंधरा नऊ एक याबद्दलचे ज्ञान असलेला व्रात्य जर एखाद्या राजाच्या घरी पाहुणा म्हणून आला तर तो राजापेक्षा श्रेष्ठ आहे अशी राजाने जाणीव करून द्यावी व तसे वागण्यास त्याला भाग पडावे असे केल्याने राजा स्वतःच्या इब्रतीला किंवा राज्याला जे बाधक होईल असे काही करीत नाही त्याच्यातून ब्राह्मण व क्षत्रीय उत्पन्न झाले ते म्हणाले आम्ही आता कशात प्रवेश करावा दोन आता ब्राह्मण या नावाने ओळखले जाणारे जे ग्रंथ आहेत त्यांच्याकडे आपण वळूया शतपत ब्राह्मणात विश्वोत्पत्तीसंबंधीची सहा स्पष्टीकरणे आहेत त्यातील दोन स्पष्टीकरणे वर्णाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा खुलासा करतात या दोन स्पष्टीकरणातून एक स्पष्टीकरण क्षुद्रांची उत्पत्ती झाली याबद्दल खुलासा करते तो खुलासा खालीलप्रमाणे आहे शतपद ब्राह्मण चौदा चार दोन तेवीस ब्रह्मदेव पूर्वी हे विश्व होता व ते विश्व एकूलतेक होते एकुलतेक असल्यामुळे त्याची वाढ झाली नाही त्याने मोठ्या उत्साहाने क्षात्र उत्पन्न केले क्षात्र म्हणजे बलशाली देवांचा समूह ते बलशाली देव म्हणजे इंद्र वरुण सोम रुद्र परजन्य, यम मृत्यु व इसान म्हणून क्षात्रापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही म्हणून राजसूययज्ञ करण्याच्यावेळी ब्राह्मण हा क्षत्रियाच्या खालच्या मानाच्या जागेवर बसतो ब्राह्मण क्षत्रियाच्या डोकीवर राज्याधिकारांचा अभिषेक करतो ब्रह्मदेव हा क्षात्राचे उत्पत्ती स्थान होय म्हणून राजा जरी सर्वाधिकारी होतो तरी ब्रह्मदेव हाच आपला मूळ पुरुष होय या गोष्टीचा त्याला शेवटी आश्रय करावा लागतो जो ब्रम्हदेवाचा नाश करतो तो स्वतःच्या मूळ नाश करतो आपल्या वरिष्ठाला दुखापत करणाऱ्या माणसाची जी शोचनीय स्थिती होते तशी स्थिती ब्रम्हदेवाचा नाश करणाऱ्यांची होत त्याची वाढ झाली नाही वस् रुद्र आदित्य विश्वदेव मरुत इत्यादी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या दैवदेवतांची जी लढाऊ पथक्यात भरलेली आहेत असे विश्वत्यान उत्पन्न कल त्याची वाढ झाली नाही पूशन या नावाने ओळखली जाणारी शूद्रांची जात त्याने उत्पन्न केली ही पृथ्वीपुषाण आहे कारण ती सर्व चराचर वस्तू मात्रांचे संगोपन करते त्याची वाढ झाली नाही त्याने मोठ्या उत्साहाने ज्ञान धर्म या नावाची अत्युत्कृष्ट आकृती उत्पन्न केली राजकर्ता क्षात्र तो हाच न्याय होय म्हणून न्यायापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही म्हणून न्यायाचा आश्रय घेऊन अशक्त माणूस सशक्त माणसाला नमवतो हा न्याय म्हणजेच सत्य होय जो मनुष्य सत्य बोलतो त्याला लोक असे म्हणतात की हा न्याय बोलतो हे पर्यायने आपल्या ऐकण्यात येते कारण न्याय व सत्य ही दोन्ही ब्रम्हदेवांची अंगे आहेत ब्रह्म, छात्र, विष व शुद्र ही ब्रम्हदेवांची अंगे होत अग्निच्या आश्रयाने देवांमध्ये ब्रह्म आले ते माणसांमध्ये ब्राह्मण झाले विषच्या आश्रयाने ते मानवी वैश्य झाले आणि शूद्रांच्या आश्रयाने ते मानवी शूद्र झाले म्हणून देवदेवतांना जर चिरस्थान मिळवायचे असेल तर अग्निमधे राहणाऱ्या ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात विश्वोत्पतीसंबंधी तैतरीय ब्राह्मणात खालील स्पष्ट करणे सापडतात एक तैत्तरीय ब्राह्मण एक दोन सहा सात ब्राह्मण जा देवापासून उत्पन्न झाली शूद्र असुरापासून उत्पन्न झाले दोन तैत्तरीय ब्राह्मण तीन दोन तीन नऊ हा शूद्र नस्त उत्पन्न झाला तीन चार वर्णाची व शुद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल जेवढी तरकटे ब्राह्मण या नावान ओळखलेल्या धर्मग्रंथात रचली आहे त्या सर्वांचा एकत्रित संग्रह वरील स्तंभात मोडला आहे चार उत्पत्ती उत्पत्तीसंबंधी जी विचारसरणी मांडण्यात आली आह ती सामाजिकदृष्टीनं पाहिली तर अननुभूत व असामान्य अशा स्वरूपाची आह या विचारसरणी शूद्राला जे स्थान देण्यात आल आह ती फार अनैसर्गिकरितीन या गोष्टींची जाणीव फार प्राचीन काळच्या ब्राह्मणांना झाली होती म्हणूनच चातुर्वर्णे व शुद्र यांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण त्यांनी निरनिराळ्या तऱ्हे केले आहे चात्वर्णे व शुद्र यांच्या उत्पत्तीसंबंधी मांडलेला सिद्धांत हा कल्पित आहे याची जाणीव त्यांना होती म्हणून आपल्या सिद्धांताला पोषक अशी अनेक स्पष्टीकरणे त्यांनी आपल्या धार्मिक ग्रंथातून मांडली एरवी इतकी निरनिराळी स्पष्टीकरण मांडण्याची त्यांना का जोड असावी भिन्न भिन्न स्वरूपाची ही अनेक स्पष्टीकरणे पाहून कोणाचीही मन भांबावून जाईल चार वर्ण पुरुषापासून उत्पन्न झाले असे काही स्पष्टीकरणे म्हणतात तर काही स्पष्टीकरणे असे सांगतात की चार वर्ण ब्रम्हदेवापासून उत्पन्न झाले चार वर्ण प्रजापतीपासून उत्पन्न झाले असे काही स्पष्टीकरणे म्हणतात तर काही स्पष्टीकरणे असे म्हणतात की चार वर्ण रात्यापासून उत्पन्न झाले एकाच ग्रंथात उत्पत्तीसंबंधी एकच स्पष्टीकरण असते तर त्याबद्दल शंका घेण्यास कारण मिळाले नसते परंतु एकाच ग्रंथात उत्पत्ती उत्पत्तीसंबंधी भिन्न स्वरूपाची स्पष्टीकरणे आढळतात म्हणून त्याबद्दल शंका उत्पन्न होणे साहजिकच आहे शुक्ल यजुर्वेदात दोन स्पष्टीकरणे आहेत एकाच्या मते पुरुष तर दुसऱ्याच्या मते प्रजापती हे चार वर्णांचे व शुद्रांचे उत्पत्ती होय कृष्ण यजुर्वेदात तीन स्पष्टीकरणे आहेत त्यातील दोहींच्या मते प्रजापती तर एकाच्या मते ब्रह्मदेव हे चार वर्ण व शुद्र यांच्या उत्पत्तीचे स्थान होय अथर्व चार स्पष्टीकरणे आहेत त्यातील एक पुरुषाला दुसरे ब्रह्मदेवाला व तिसरे व्रात्याला चार वर्ण व शुद्र यांचे उत्पत्तीस्थान मानत चौथि स्पष्टीकरण हि तिन्ही पक्षा फारच निराळ्या आहे। आह उत्पत्तीसंबंधी जरी एकच प्रम या ग्रंथात मांडल दिसल तरी त्यासंबंधीचे तपशील निरनिराळ्या ग्रंथात निरनिराळे दिसून येतात ज्या स्पष्टीकरणात प्रजापती किंवा ब्रह्मदेव याला उत्पत्तीस्थान मानण्यात आलि स्पष्टीकरण व्दांत स्वरुपी होत दुसरी स्पष्टीकरण मानवी धर्मस्वरूपी होत दोन्ही प्रकारची स्पष्टीकरण म्हणजे कल्पनेच्या विश्वव्यापी भराऱ्या होत त्यांच्यात इतिहास किंवा मनाला उमज पडली असा काहीसा बोध याचा मागमूसही दिसत नाही ब्राह्मण या नावान जे ग्रंथ संबोधिले जातात त्याबद्दल प्रोफेसर मॅक्सम्युलर यांनी खालील उद्घार काढली आह हिंदी मनोवृत्तीच्या ज्या काही घटना आहत्त त्यातील एक अत्यंत मनोरंजक घटना ब्राह्मण ग्रंथावरून दिग्दर्शित केली जाते यात शंका नाही परंतु वाङ्मयाच्या कसाला जर हे ग्रंथ लावले तर त्या कसाला ते उतरत नाही असे आपल्याला दिसून येत हिंदी समाज अहंकारी अत्यंत मागासल अवस्थेत होता अशा काळात असंबंध विचार आणि अहंकारी भाव यांनी परिलुप्त असलखि वाङ्मय त्या समाजात उत्पन्न झाल अशी कोणीही स्वतःची समजूत करून घेणार नाही कारण अशा तर्च्छि वाङ्मय पुढारल समाजात सुद्धा उत्पन्न होण कठीण आह अगदी प्राचीन काळी जे हिंदी वाङ्मयी उत्पन्न झाले आहे त्यात चित्तवेधक विचार धाडसीपणाने निवेदन केलेली विधाने तर्कशुद्धपणाने मांडलेली कारणे आणि आश्चर्यकारक पूर्वपरंपरा यांची उणीव दिसत नाही परंतु या ग्रंथात विखुरलेले असले विचार म्हणजे जणूकी तांब्याच्या आणि शिशाच्या कोन्ह्यात अत्यंत मौल्यवान हिरे बसविले आहेत असे वाटते उत्थळ विचार लंगडी भव्यता पुरोहितांच्या लबाडीचे डावपेज आणि अस्थानी अहम बाबी मात्र सदर सदरग्रंथात भरपूर विखुरलेली आहेत आणि याज बाबी त्या ग्रंथाची सर्वसाधारण रुपरेखा दिग्दर्शित करतात समाजात पुरोहित वर्गाची अनियंत्रित सत्ता चालू लागली व लोकात अंध धर्मश्रद्धाळूपणा पसरला तर जोमाने सर्व बाजूंनी होणारी राष्ट्राची प्रगती किती लवकर धुळीस मिळून जाईल त्याची शहाणिशा लावण्याची दृष्टी इतिहासकारामध्ये असणे महत्वाचे आहे राष्ट्र भरभरटीच्या काळात असोत किंवा अवनतीच्या काळात असोत त्यांना पुरोहितांची अनियंत्रित कारवाई आणि जनतेचा अंधश्रद्धाळूपणा यांच्या साथीला बळी पडावे लागते हे नीटपणे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे शतमूर्ख आणि पिसाट आजाराची बडबड ध्यानात घेऊन एखादा वैद्य त्याच आजाराचे मूळ ज्याप्रमाणे शोधून काढतो त्याप्रमाणे हिंदू धार्मिक ग्रंथात जे भारूड भरकटलेले आहे त्याचा अभ्यास करून ते ग्रंथ कोणत्या हेतूने लिहिले गेले आहेत हे शोधून काढणे जरूर आहे चार वर्ण आणि विशेषतः शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल ब्राह्मण ग्रंथात जी अनुमाने मांडण्यात आली आहेत ती वाचल्यानंतर मॅक्स म्युलर यांच्या उपरी निर्दिष्ट शब्दांचे महत्व पूर्णपणे म्हणायला ही सर्व अनुमाने म्हणजे शतमुखाची बडबड किंवा माथे फिरुंची होय यात शंका नाही ती अनुमाने अशा स्वरूपाची आहेत म्हणूनच ज्याला एखाद्या मानवी घटनेची कोरडे सरळपणे उकलण्यासाठी त्या घटनेचा अभ्यास करण्याची इच्छा होईल त्याला ते कोडे सरळ रीतीने सोडविण्यास या अनुमानाचा काहीच उपयोग होणार नाही इतिहासाच्या विद्यार्थ्याला तर त्याचा कवडी इतकाही उपयोग होणार नाही कारण ना त्यांना ऐतिहासिक पुरावा या दृष्टीने याचे काहीच महत्व नाहीत